पुस्तक बापूंचे आशीर्वाद दरोस करता विचार लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील भाग चार बापूंचे आशीर्वाद दरोस करिता विचार जुलै सतरा एकोणीसशे पंचेचाळ समुद्रातील मासा जर समुद्राला ओळखू शकतो तर संसारात पडलेल्या माणसाला संसार ओळखता आला पाहिजे जुलै अठरा एकोणीसशे दुष्कर्म न करणे हाच जगाचा एकमेव नियम आहे असे गुरुतेग म्हणतात जुलै एकोणीस एकोणीसशे पंचेचा जीवन मिथ्या आहे मृत्यू सत्य आहे नानक जुलै वीस एकोणीसशे पंचेच्या सत्याचा शोध आत घेतला तर सापडते वाद घातल्याने वा युक्तिवाद केल्याने ते सापडू शकत नाही सत्याच्या ठिकाणी ईश्वर हा शब्द आपण टाकला तो ईश्वरालाही हेच लागू होईल जुलै एकवीस एकोणीसशे नानक म्हणतात की ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि यामुळे प्रत्येक हृदय ईश्वराचे मंदिर आहे जुलै बावीस एकोणीशे पंचेचा ईश्वर प्रत्येकाच्या अंतकरणात राहत असल्यामुळे कोण कोणाचा द्वेष करू शकतो जुलै तेवीस एकोणीसशे पंचेचा नानक म्हणतात आपण जर ईश्वराच्या कायद्याप्रमाणे चाललो तर आपल्याला माणसाने तयार केलेल्या कायद्याची गरज नसते जुलै चोवीस एकोणीसशे नानक म्हणतात आपण सर्व या जगातील एक कुटुंब आहो आणि प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याकरता राहायला पाहिजे जुलै पंचवीस एकोणीशे प्रत्येक काळोखापेक्षा का अहंकाराचा काळोख जास्त अभेद्य असतो जुलै सव्वीस एकोणीसशे पंचेचा अहंकाराने निर्माण झालेला काळोख आपण कसा दूर करणार अतिशय नम्रहून जुलै सत्तावीस एकोणीशे पंचेचा शोक ही आनंदाची दुसरी बाजू आहे यामुळे एकानंतर दुसरी अपरिहार्यपणे येत असते जुलै अठ्ठावीस एकोणीशे शोक आणि आनंद जसे अपरिहार्यपणे एका एक येत असतात तसेच जीवनातील इतर ही आहे परिणामी खरी शांतता करता, अशा परस्पर विरोधी जोड्यांच्यावर जावे लागत असते जुलै एकोणतीस एकोणीसशे पंचेचाळीस ज्याला आत्मरुपी संपत्तीची ओळख नसते तो ना तर त्या संपत्तीचे रक्षण करू शकतो नाही इतर कोणत्या जुलै तीस एकोणीशे खरा असेल तर एक शब्दसुद्धा पुरेसा असतो खोटे शब्द कितीही असले तरी त्यांना काहीही किंमत नसते जुलै एकतीस एकोणीसशे पंचेचाळीस सत्यवचनाची शक्ती अशी काही असते की ती माणसाला स्वार्थीपणाकडून निस्वार्थीपणाकडे घेऊन जाते ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळ ज्याच्या अंतकरणात रामाचा वास असतो आणि त्याची त्याला जाणीव असते तोच जगत असतो ऑगस्ट दोन एकोणीशे खरे ज्ञान धर्मग्रंथाच्या वाशनाने होत नसते त्यातील गुणांचे अनुसरण केल्याशिवाय ते होणे खरोखरच कठीण आहे ऑगस्ट तीन एकोणीसशे पंचेचा जो माणूस दर क्षणी जागृत नसेल त्याला सत्यप्राप्ती होऊ शकत नाही ऑगस्ट चार एकोणीसशे पंचेचा करता अधिकार नावाची कोणतीच गोष्ट नसते त्याला एकच अधिकार असतो आणि तो म्हणजे सेवा करण्याचा ऑगस्ट पाच एकोणीशे पंचेचा सत्याग्रही कोणत्याही अधिकाराची मागणी करणार नाही ते त्याला न मागता मिळतील ऑगस्ट सहा एकोणीसशे सत्याचा एक थेम सत्य सागरातील सर्व दूध जाते। ऑगस्ट सात एकोणीशे पंचेचाळीस नानक म्हणतात माणूस जसा स्त्रीपासून जन्म घेतो तसे स्त्रीसुद्धा पुरुषापासून जन्म घेते असे असताना जगात लैंगिक अनैतिकता का आढळावी ऑगस्ट आठ एकोणीसशे नानक आकाशाखाली उड्यावर झोपले होते एक ग्रस्त म्हणाले जवळच चांगली धर्मशाळा आहे तिथे का जात नाही नानकानी उत्तर दिले संपूर्ण पृथ्वी माझी धर्मशाळा आहे आणि आकाश छप्पर ऑगस्ट नऊ एकोणीशे पंचेचाळीस सुखाची लालसा हीच सर्वात मोठी लालसा आहे आणि दुःख हा त्यावरील उपाय आहे ऑगस्ट दहा एकोणीशे पंचेचा नानक म्हणतात आपण जे काही देतो ते आपले असते जे काही ठेवतो ते आपले नसते ऑगस्ट अकरा एकोणीशे नानक म्हणतात आपण जे काही घेतो ते दुसऱ्याच्या तोंडातील घास काढून घेतो यामुळे जे काही आपण घेतो त्याची आपल्याला खरोखरच गरज आहे की नाही हे पाहिले पाहिजे तसेच आपल्या गरजा शक्य तितक्या कमी आहेत हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे ऑगस्ट बारा एकोणीसशे पंचेचा नानक म्हणतात जो माणूस आपल्या निढळाच्या घामाने भाकरी कमावतो आणि या कमाईत इतरांना भागीदार करून घेतो तो खरा प्रामाणिक माणूस असतो ऑगस्ट तेरा एकोणीसशे नानक म्हणतात माणूस जितका अधिक उपभोग घेतो तितकाच तो अधिक दुःखी होतो ऑगस्ट चौदा एकोणीसशे शेच्या इटलीच्या संत कॅथेराईन यांच्याजवळ स्वतःचा एक पैसाही नव्हता हो तिच्याजवळ केवळ एक झब्बा होता व तो तिने अंगावर घातलेला होता एका निर्धार माणसाने तो मागितला असता तिने तो देऊन टाकला यावर कोणीतरी विचारले आता तू पुढे कशी जाशील त्यावर ती म्हणाली मी पांघरले प्रेम मला या झब्ब्यापेक्षाही जास्त उबदील ऑगस्ट पंधरा एकोणीशे पंचेचा पैशाने स्मरण कायम राहते या खोट्या धारणेने किती हानी केली आहे आज महादेवची पुण्यतिथी असल्यामुळे मला हा विचार आठवला ऑगस्ट सहा एकोणीसशे पंचेच्या नानक म्हणतात आत्मा इंद्रियांचा साधन म्हणून उपयोग करतो याचा पुरावा स्वप्न आहे परंतु आत्मा जेव्हा इंद्रियांना नियंत्रणात ठेवतो तेव्हा त्याचे साधन बनतात आणि मग आत्मा परमात्म्याला भेटण्याची तयारी करतो ऑगस्ट सतरा एकोणीशे पोटबर खाल्ल्याने भूकीच्या वेणना कमी होत नसतात औषधाप्रमाणे मर्यादित प्रमाणात आहार घेऊन व त्यावर समाधान मानण्याने त्यांच्यावर विजय मिळवता येतो ऑगस्ट अठरा एकोणीसशे पंचेचाळीस अहंकार नाहीस झाल्यानंतर भीतीचा समूळ नाश होऊ शकतो ऑगस्ट एकोणीस एकोणीसशे आजकाल वृत्तपत्र वाचणे हे एक अग्निदिव्यच असते ते अचूक बातम्या देत नाहीत ते वाचले नाही तर काहीही बिघडणार नाही ऑगस्ट वीस एकोणीसशे शक्यत अशक्य करणे हे जितके सोपे असते तितकेच अशक्य ते शक्य करणे कठीण असते ऑगस्ट एकवीस एकोणीशे जे अशक्य दिसते ते खरोखरी तसेच असते असे नाही ऑगस्ट बावीस एकोणीसशे पंचेचाळी माणसाच्या बाजूने देव असतो तर कोट्यावधी लोकांच्या बाजूने सैतान असतो यामुळे एकाने कोट्यावधी लोकांना घाबरायला पाहिजे काय ऑगस्ट तेवीस एकोणीसशे समजा ईश्वर दोघांच्याही बाजूने आह तर मग कोणी कोणाला घाबरायला पाहिजे ऑगस्ट चोवीस एकोणीसशे जो ईश्वराची आठवण ठेवतो हो तो सर्व काही विसरला तरी बिघडत नाही ऑगस्ट 25, एकोणीसशे शेहे ज्या माणसाला सर्व काही आठवत असते परंतु ईश्वराची मात्र आठवण होत नसते त्याला खरे पाहता काहीही आठवत नसते ऑगस्ट सव्वीस एकोणीसशे शेच्या जो ईश्वराला विसरतो तो स्वतःलाही विसरतो ऑगस्ट सत्तावीस एकोणीसशे जर आत्मा असेल तर सर्वोच्च आत्माही ईश्वर असला पाहिजे ऑगस्ट अठ्ठावीस एकोणीसशे पंचेचाळीस आपल्या शारीरिक मर्यादांमुळे आपण ईश्वराच्या अस्तित्वाची कल्पना करू शकत नाही ऑगस्ट एकोणतीस एकोणीसशे पंचेचाळीस माणसाचा जर अहिंसेवर विश्वास नसेल तर त्याचा सत्यावर कसा विश्वास असू शकतो जर अहिंसेनुसार आचरण करता येत नसेल तर सत्यानुसारसुद्धा आचरण करता येणार नाही ऑगस्ट तीस एकोणीसशे पंचेचाळी जो माणूस हिंसेने आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता मागेपुढे पाहत नाही तो वाणी आणि वर्तनात असत्याचा आधार घेण्याकरिता का मागेपुढे पाहिजे ऑगस्ट एकतीस एकोणीसशे पंचेचाळ काही गोष्टी अशा असतात की ज्या माणूस बोलून करतो काही मौन राहून करतो तर काही गोष्टी कृती करून करतो माणूस जे काही करतो ते समजून उमजून करत असेल तरच ती खरी कृती सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळ वाईट गोष्टीची मोठी वा लहान अशी वर्गवारी करता येते असे समजण्याची चूक आपण कधीही करू नये सप्टेंबर दोन एकोणीशे पंचेचा एक, पंचे एक माणूस चोरी करतो दुसरा चोरीत मदत करतो तर तिसरा चोरी करण्याचा विचार करतो ती घेही चोर आहे सप्टेंबर तीन एकोणीसशे मी जे जे केले ती लहानशी चूक आहे इतरांनी जे केले ती फार मोठी चूक असा जो विचार करतो तो फार मोठ्या आज्ञानात राहतो सप्टेंबर चार एकोणीसशे पंचेचा जो माणूस खोट्या राजेपैकी कोणतीतरी चूक करतो तो दोन प्रकारच्या चुकांचा अपराधी असतो आणि तो ईश्वरासमोर उभा राहू शकणार नाही सप्टेंबर पाच एकोणीशे पंचेचा जो माणूस ईश्वराला साक्षीठूर विचार करतो बोलतो आणि वागतो त्याला चांगले कृत्य करण्याची लाच कधीही वाटणार नाही सप्टेंबर सहा एकोणीशे ज्या माणसाचा एखाद्या गोष्टीवर अंतकरणपूर्वक विश्वास असतो ती जरी पूर्णपणे जरी चूक असली तरी त्याच्याकरता ती बरोबर असते सप्टेंबर 7 एकोणीसशे पंचेचाळ ज्याचा ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास नसतो त्याचा नाश होतो सप्टेंबर आठ एकोणीसशे पंचेचाळ ज्याला ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका असते त्याला स्वतःच्या अस्तित्वाबद्दलही शंका असली पाहिजे सप्टेंबर नऊ एकोणीसशे पंचेचाळीस जो माणूस पशुसारखा वागतो तो पशुपेक्षाही वाईट असतो पशुचे पशुत्व त्याच्याकरिता स्वाभाविक आहे माणसाकरिता नाही सप्टेंबर दहा एकोणीसशे पंचेचा स्त्री अबला नाही तिने स्वतःला पुरुषापेक्षा दुर्बल समजू नये यामुळे तिने पुरुषाकडे दयची भीक मागू नये आणि त्याच्यावर अवलंबूनही राहू नये सप्टेंबर अकरा एकोणीशे पंचेचा प्रत्येकजण राजा वाक आपल्या धर्माचा चौकीदार असतो यात सुख का काय आणि दुःख काय सप्टेंबर बारा एकोणीशे माणसाला अनेकदा आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे माहीत नसते ही किती आश्चर्याची गोष्ट आहे सप्टेंबर तेरा एकोणीसशे पंचेचाळी आपल्या मातृभाषेला कमी लेखणे म्हणजे आपल्या आईला कमी लेखणे सप्टेंबर 14, एकोणीसशे पंचेचाळ जो स्वतः जमिनीवर बसला आहे त्याला अजून खालच्या जागेवर कोण बसायला लावू शकतो सप्टेंबर पंधरा एकोणीशे माणूस जेव्हा क्रोधाला शरण जातो तेव्हा तो, तो, तो स्वतःला झिजा करतो यातील सत्य दररोजच्या जीवनात आढळत असते सप्टेंबर सोळा एकोणीशे पंचेचाळ आपले जीवन दररोज नवीन असते आणि या ज्ञानाचा उपयोग आपण उंच जाण्याकरता केला पाहिजे सप्टेंबर सतरा एकोणीसशे पंचेचाळ मागे आपण पळू लागलो तर सुख दूर पळते खरे म्हणजे सुख आतून येत असते ती बाहेरून मिळण्यासारखी गोष्ट नाही सप्टेंबर अठरा एकोणीसशे हा कठीण प्रश्न आहे आपले सहकारी आपल्याबरोबर मनाने चालत नाहीत हे असु असूनही आपण किती काळ त्यांच्यावर चालू शकतो सप्टेंबर एकोणीस एकोणीसशे पंचेचा क्रोध येण्याचे कारण असूनही जो माणूस रागवत नाही त्यानेच खरोखर रागावर विजय मिळवला असे म्हणता येईल सप्टेंबर वीस एकोणीसशे मनात क्रोध भरलेला असताना क्रोध व्यक्त न करणे म्हणजे क्रोधावरील विजय नाही क्रोधाची पाळेमुळे नष्ट करणे म्हणजे क्रोधावरील विजय सप्टेंबर एकवीस एकोणीसशे अपचन इत्यादी स्तापाचे कारण नसतात क्रोधाने सुद्धा ताप येऊ शकतो सप्टेंबर 22 एकोणीसशे पंचेचाळीस इतरांना जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकणे कितीतरी कठीण कारण इतरांना बाह्य साधनांच्या मदतीने जिंकता येते तर स्वतःवर आपल्या स्वतःच्या मनाने विजय मिळवावा लागत असतो सप्टेंबर तेवीस एकोणीसशे धर्म जर यांत्रिक होत असेल तर तो धर्म राहत नाही सप्टेंबर चोवीस एकोणीसशे धर्म जेव्हा माणसाच्या जीवनाचा विभाज्य भाग होतो तेव्हा त्याला धर्म म्हणता येत ती पोषकासारखी गोष्ट नाही सप्टेंबर पंचवीस एकोणीसशे पंचेचाळीस पैसा परमेश्वर आहे असे म्हणणे चूक आहे आणि हे चूक असल्याचे सिद्ध झाल आहे, सप्टेंबर सहा एकोणीशे तुम्ही एक नियम तोडा आणि सर्व नियम तोडले जातात कारण त्या सर्वांचा आधार एकच असतो एका नियमाचा भंग होणे म्हणजे आत्मनियंत्रण बंगण सप्टेंबर सत्तावीस एकोणीसशे मानसाची माणसाची प्रवृत्ती आत्मविकासाकडे असली पाहिजे आणि आत्मविकासात ईश्वर दर्शन आहे। सप्टेंबर अठ्ठावीस एकोणीशे पंचे माणूस एकाच वेळी ईश्वराची भक्ती आणि त्यांनी निर्मिल माणसाचा तिरस्कार करील हे होऊ शकत नाही हा विसंगत आह सप्टेंबर एकोणतीस एकोणीसशे पंच्छ खरी ओळख त्याच्या अंतकरणातील विनयावरुन होत सप्टेंबर तीस एकोणीसशे पंचेचाळ एक कवी म्हणतो की ज्ञानाशिवाय माणूस म्हणजे जनावर ते ज्ञान कोणते ऑक्टोंबर एकोणीशे पंचेचाळ ज्ञान ते असते ज्यामुळे माणसाला स्वतःला ओळखण्याची शक्ती येते वेगळ्या शब्दात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ऑक्टोबर दोन एकोणीसशे पंचेचाळ परदुःखे उपकार करे तोये मन अभिमान न आणे रे अंतर सर्व करवत असेल तर अभिमान कसा ऑक्टोबर 3, एकोणीसशे पंचेचा श्रद्धेत निराशेला स्थान नसते ऑक्टोबर 4, एकोणीसशे पंचेचा तो धर्म काय कामाचा जो दैनंदिन जीवनात उपयोग आणता येत नाही ऑक्टोबर पाच एकोणीशे धर्माचा पोशाख घातल्याने पाप पुण्य होत नाही आणि चूक चूक राहत नाही असे नाही ऑक्टोबर सहा एकोणीसशे प्राण जाय परवचन जाय संत तुलसीदास ऑक्टोबर सात एकोणीसशे असत्यासारखे दुसरे पातक नाही ऑक्टोबर आठ एकोणीसशे गुरु परिपूर्ण असला पाहिजे केवळ ईश्वरच परिपूर्ण आहे ऑक्टोबर नऊ एकोणीसशे मूर्खाला शिकवणे सोपे आहे दीड कोण शिकवू शकतो ऑक्टोबर दहा एकोणीसशे पंचेचा नियम माहीत नसतात आणि जो नियमांचे पालन करत नाही तो जनसेवक हो शक नहीं आकोण् पंकेच अनासक्तिभा कसोटी आ राम जप करत अंथरुणा पड़ता क्षण मनसालाझोप लगत ऑक्टोबर बारा एकोणिश पंचच्चा नरसिंह मेहता मनता मी हतो मी ते करतो, असे मनने हि अज्ञा की परिसीमा आ सत्य हाया हाय चिंतन करण ही अनासक्तिभा की कि ऑक्टोबर तेरा एकोणीशे पंचेचाळीस रोगी शरीर सहन करता येणे शक्य आहे परंतु रोगी मन नाही ऑक्टोबर चौदा एकोणीसशे पंचेचाळ आपले गुण शोधून काढणे आणि इतरांजवळ त्यांची वाखांनी करणे याहून मोठा हलकटपणा कोणता आहे ऑक्टोबर पाच एकोणीसशे इतरांचे केवळ दोष पाहणे हे तर इतरांजवळ आपल्या स्वतःच्या गुणांची वाखांनी करण्यापेक्षाही हलकटपणाचे कृत्य आहे ऑक्टोबर सोळा एकोणीसशे पंचेच्या इंद्रियोपभोग्य वस्तू येतात आणि जातात लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हा आहे की त्या जातात तेव्हा दुःख होते परंतु जेव्हा आपण स्वतःहून त्यांचा त्याग करतो तेव्हा आपण सुखी आणि आनंदी होतो ऑक्टोबर सतरा एकोणीसशे स्वार्थाला परमार्थ मानणे म्हणजे कोल्याला सिंह मान्य आहे ऑक्टोबर अठरा एकोणीसशे पंचेचा डोंगर चांगले हीतर इतर अनेक गोष्टीबद्दलही खरी गोष्ट आहे ऑक्टोबर एकोणीस एकोणीशे पंचेचाळ पावित्र्याची कसोटी तेव्हाच होते जेव्हा त्याचा सामना अपवित्रतेशी होतो ऑक्टोबर वीस एकोणीसशे पंचेचाळ जे पावित्र्याबद्दल खरे आहे तेच इतर मूल्यांबद्दलही आहे अहिंसेचा सामना जेव्हा हिंसेशी होतो तेव्हाच अहिंसेची परीक्षा होते ऑक्टोबर एकवीस एकोणीसशे अवगुण अंधारात फळफळतात दिवसाच्या प्रकाशात ते गायब होतात ऑक्टोबर बावीस एकोणीसशे पंचेचाळ अहिंसा सत्य इत्यादी स्वयंप्रकाशी आहेत असे नसेल तर ते नकली आहेत ऑक्टोबर 23 एकोणीसशे पंचेचाळ न्यायात जितका उदारपणा आवश्यक असतो तितकाच उदारपणात न्याय आवश्यक असतो ऑक्टोबर 24 एकोणीसशे शिक्षा तर तोच करू शकतो ज्याचा निकाल अचूक असतो ईश्वराशिवाय असे करू शकणारा दुसरा कोण आहे ऑक्टोबर पंचवीस एकोणीसशे पंचेचाळी बोलायचे की बोलायचे नाही असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा मौनानेच बोलण्याचे स्थान घेतले पाहिजे ऑक्टोबर सव्वीस एकोणीसशे पंचेचा हे खाण्यात आणि तेनं खड्यात धर्म, ते धर्म नाही तर आपल्या आतील ईश्वराची आतून ओळख होण्यात धर्म असतो ऑक्टोबर सत्तावीस एकोणीसशे धर्म तेव्हा धर्म राहत नाही जेव्हा तशाच लोकांमध्ये तो टिकाव धरतो अहिंसेची कसोटी हिंसेच्या वातावरणातच असते ऑक्टोबर अठ्ठावीस एकोणीसशे पंचेचाळ एक तांमळी कमी म्हणतो की पाण्यावर लिहिलेल्या अक्षरांपेक्षाही माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे यावर माणसांनी सतत विचार केला पाहिजे ऑक्टोबर एकोणतीस एकोणीसशे दारू माणसाला क्षणभराकरता वेडा करते परंतु अहंकार मात्र त्याचा पूर्णपणे नाश करून टाकतो आणि त्याच्यात ते लक्षातही येत नाही ऑक्टोबर 30, एकोणीसशे पंचेचाळ विरोधक एकटा असोवा अनेक त्यांच्याशी एकट्याने संघर्ष करण्यात माणसाचे श्रेष्ठत्व असते ऑक्टोबर 31, एक एकोणीशे पंचेचाळ ज्या माणसाला जगण्याची कला येत नाही त्याला मरण्याची कला कशी येईल